महर्षी व्यासांचा असंतोषकालीन सत्रात सहभाग घेतलेल्या मुनीमध्ये ऋगवेदी विद्यावयोवृद्ध कुलपती शौनकानी याप्रमाणे सांगणाऱ्या सूतांची प्रशंसा केली आणि म्हटले वक्क्यात श्रेष्ठ असणारे सूत महोदय जी कथा भगवान शुकांनी सांगितली भगवंतांची पुण्यमयी कथा आपण आम्हाला सांगावी ही कथा कोणत्या युगात कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या हेतूने झाली होती मुनीवर व्यासानी कोणाच्या प्रेरणेने ही संहिता निर्माण केली त्यांचे पुत्र शुकदेव महान योगी समदृष्टी असलेले अपपर संसार निद्रेतून जागे झालेले आणि नेहमी परमात्म्यात स्थित असतात त्यांनी हे भाव झाकून ठेवलेले असल्याने ते वेड्यासारखे भासतात संनान करणाऱ्या तरुण स्त्रियांनी नग्नावस्थेतील शुकांना पाहून आपण वस्त्र धारण केले नाही परंतु वस्त्रे नेसलेल्या व्यासांना पाहून मात्र लज्जेने वस्त्रे धारण केली हे आश्चर्य पाहून व्यासाने कारण विचारल्यावर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 शुकमुनीचा आणि पांडवपुत्र राजर्षी परीक्षिताचा संवाद कसा झाला गृहस्थांच्या घरांना तीर्थक्षेत्राचे महात्म्य प्रदान करण्यासाठी महामनी श्री शुकदेव त्यांच्या घरी फक्त गायीची धार काढण्या इतकाच वेळ थांबतात सुतमहोदय आम्ही असे ऐकले आहे की अभिमन्यू पुत्र परीक्षित भगवंतांचे श्रेष्ठ भक्त होते अत्यंत आश्चर्यकारक अशा त्यांच्या जन्म आणि कर्माचे वर्णन आम्हाला सांगावे पांडव वंशाचा गौरव वाढवणारे सम्राट होते त्यांनी साम्राज्य लक्ष्मीचा सा त्याग करून गंगा तटावर बसून आमरण उपोषणाचे व्रत का बरे त्यांचे शत्रू स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळ से धन त्यांना अर्पण करून त्यांच्या पाय ठेवण्याच्या चौरंगाला नमस्कार करीत असत ते मोठे वीर होते त्यांनी तरुण असून सोडण्यास कठीण अशा राज्याचा आपल्या प्राणासह त्याग करण्याची इच्छा का केली ज्यांनी भगवंताचा आश्रय घेतला आहे ते तर जगताचे परमकल्याण लौकिक उन्नती आणि समृद्धीसाठीच आपले जीवन वेचतात त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो त्यांचे शरीर तर परहितासाठीच होते असे असताना त्याचा त्यांनी विरक्त होऊन त्यावेळी आम्ही जे विचारले ते सर्व आम्हाला सांगा सुत म्हणाले चार युगांपैकी तिसरे द्वापर युग सुरू होते तेव्हा महर्षी पराशरांपासून वसुकन्या सत्यवतीच्या ठिकाणी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 धर्मभ्रष्टता आणि त्याच्या प्रभावामुळे भौतिक वस्तूंच्या शक्तीही क्षीण होत जातात समाज श्रद्धाही आणि शक्तीरहित होतो त्यांची बुद्धी कर्तव्यांचा योग्य निर्णय करू शकत नाही आणि दिवसेंदिवस आयुष्यही कमी होऊ लागले आहे लोकांचेही दुर्भाग्य पाहून श्री व्यासांनी आपल्या दिव्यदृष्टीने सर्व वर्ण आणि आश्रमांच्या लोकांचे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 इतिहास आणि पुराणांना पाचवा वेद म्हटले आहे त्यापैकी ऋग्वेदाचे पैल सामवेद गायक विद्वान जैमिनी आणि यजुर्वेदाचे अध्ययन करणारे एकमात्र वैशमपायन झाले अथर्व वेदामध्ये दरुण नंदर सुमंत मुनी प्रवीण झाले इतिहास आणि पुराणांचे अध्ययन माझे वडील रोमहर्षण यांनी केले या ऋषींनी आपापल्या वेदांचे इतर अनेक विभाग पाडले याप्रमाणे शिष्य प्रशिष्य आणि त्यांचे शिष्य द्वारा वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या स्मरण शक्ती कमी असणाऱ्या लोकांनाही वेद शिकता यावेत म्हणून दयाळू भगवान व्यासांनी वेदांचे विभाग केले स्त्री शूद्र आणि संस्कार शून्य द्विष असे तिघेही श्रवणाचे अधिकारी नाही ते कल्याणकारी शास्त्रांच्या कर्मचे आचरण करण्यात या दयात या इतिहास ग्रंथाची रचना केली ऋषी हो जरी व्यासानी याप्रमाणे नेहमी प्राण्यांच्या कल्याणासाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च केली तरी जेव्हा त्यांच्या मनाला संतोष झाला नाही तेव्हा खिन्न मनाने सरस्वती नदीचा पवित्र तटाकी एकांतात बसून धर्मवेत मनोमन विचार करीत म्हणाले मी निष्कपट भावाने ब्रह्मचर्यादी व्रता वेद गुरुजन आणि अग्नि यांची सेवा केली आणि त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले महाभारताच्या रचनेच्या निमित्ताने मी वेदांचाही अर्थ उघड करून सांगितलेला आहे त्यामुळे स्त्री शूद्र इत्यादी आपापल्या धर्मकर्मांचे ज्ञान प्राप्त करू शकतील जरी मी ब्रह्मतेजाने संपन्न असणाऱ्या श्रेष्ठ असलो तरी माझा जीवात्मा वास्तविक परिपूर्ण असूनही आत्मस्वरूपाने संपन्न झाला नाही असे मला वाटते किंवा मी भगवंतांची प्राप्ती करून देणाऱ्या धर्मांचे बहुधा अजून निरूपण केलेले नाही तर तेच भागवत धर्म परमहंसांना आणि भगवंतांनाही प्रिय आहे श्रीकृष्ण द्वैपायन याप्रमाणे आपल्यातील उणीव समजून खिन्न झाले होते त्याचवेळी नारद वरील ठिकाणी येऊन पोहोचले त्यांना आल्याचे पाहून व्यासमुनी लगेच उठून उभे राहिले आणि देवांनीही पूजिलेल्या देवर्षी नारदांचे त्यांनी विधीपूर्वक पूजन केले